पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील फुलाचा प्रयोग प्रकरण तिसरे फुलाला फाशीची शिक्षा एके दिवशी फुला नित्याप्रमाणे आपल्या प्रयोगालयात काम करीत होता इतक्यात गावात टाप टाप असे घोड्यांचे आवाज घुमू लागले एक दोन तीन कितीही घोडेस्वार खंद्या घोड्यांवर शिपाई बसलेले होते त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती ते धिप्पाड होते क्रूर दिसत होते गावातील लोक घाबरले घरांच्या दारातून ते डोकावून बघत होते का आले हे घोडेस्वार काय पाहिजे त्यांना घोडेस्वारांनी फुलाच्या घराला गरडा दिला काही वायर उभे राहिले काही घोड्यावरून उतरून घरात घुसले घरात आत्यावाई काम करीत होती ते शिपाई धाड धाड जिना चढून वर जाऊ लागले अरे काय पाहिजे तुम्हाला मला सांगा त्याच्या प्रयोगात नका त्रास देऊ तो रागावेल हो अरे वर कुठे चाललात असे ताडताड काय जाता ती मातारी आत्या बोलू लागली ए बुड्डे गप्पपास्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातून हल्लीच तर बघ वटवटबंद कर एक घोडेस्वार म्हणाला ते घोडेस्वार वर गेले ते काचेच्या घरात गेले त्यांच्या बुटांच्या जोरदार पावलांनी त्या काचा हादरल्या थरथरल्या फुला प्रयोगात झाला होता एकदम सभोवती त्याला छाया दिसल्या त्याने वर पाहिले तो क्रूर शिपाई उभे काय पाहिजे तुम्हाला त्याने शांतपणे विचारले मोठा साळसूत त्या देशद्रोळीप्रधानांचे कागदपत्र तुझ्याजवळ आहेत की नाहीत बऱ्या बोलाने सांग ते कागदपत्र दे ऊट असा वागतोच काय बाळवटाप्रमाणे अशा बतावणीने वासनार नाहीस उट तो मुख्य म्हणाला कोण देशद्रोही प्रधान फुलाने प्रश्न केला ज्यांच्यावर विश्वास टाकून राजा प्रवासात गेला ते, ते प्रधानही दुनियेतून नष्ट झाले जनतेने न्याय दिला आता त्या प्रधानांच्या साथीदारांची वेळ आली आहे तू फुले फुलणारा असलास तरी काटा आहेस काटे नष्ट केले पाहिजेत नाही केव्हा भोसतील याचा नेम नाही ऊट तो कागद आधी दे फुलाचा हात ओढत तो मुख्य म्हणाला कागदपत्र हो कागदपत्र माझ्याजवळ कसले आहेत कागदपत्र माझ्या घरात फुलांची पुस्तके आहेत फुलांची मासिके आहेत तपासा सारे घर फुलांचे राजकारण मला माहीत दुसरे राजकारण मला माहीत नाही खाली चल सारे उडून दाखव सारे मंडळी खाली गेली फुलाने त्यांच्यासमोर किल्ल्या टाकल्या शिपाई सारे धुंडावू लागले टेबलाचे खण तपासू लागले टेबलाच्या खणात निरनिळ्या प्रकारची बिले होती परंतु एक खनजोराने ओढला गेला तो सारा बाहेर आला त्या खनात पुढे बियांच्या पुड्या होत्या परंतु पाठीमागे एक पुडके होते कागदपत्रांचे पुडके हे बघ कागदपत्र पुढे बियांच्या पुड्या ठेवून पाठीमागे दडवून ठेवले होतेस परंतु सत्य बाहेर येते पकडा या आरामखुराला बांदा मुसक्या बांदा घोड्यावर घेऊन चला तो प्रमुख गरजला हे कागद मी विसरूनच गेलो होतो त्या माझ्या मित्रांनी हे दिली होती हे कागद जाळून टाक म्हणून त्यांनी सांगितले होते परंतु मी विसरलो फुलांच्या नादात राहिलो फुला म्हणाला आपल्याच तोंडाने सांगतोय सार मूर्ख बेटा बक्ता काय बांधा त्याला तो शिपाई म्हणाला जरा थांबा मी वरून येतो मग पकडा माझे मित्र दुन्यातून गेले असतील तर मी तरी कशाला जगू फुला म्हणाला जा वरून ये प्रमुख म्हणाला फुला वर गेला त्या नवीन प्रयोगाची तीन कलमे त्याने आपल्या लांब कोटाच्या खिशात घातली एका कुंडीतील थोडे अंकुरलेले रोपटे त्याने कागदात गुंडून घेतले तो आपला ठेवा तो प्रयोग घेऊन फुला खाली आला शिपाईने त्याच्या दंडाला दोऱ्या बांधल्या ते सारे घोडेस्वार खाली आले अरे त्याला कुठे नेता मारू नका त्याला फुलांसारखा गोड तो म्हातारीचा आदारा आहे तो अरे नका नेऊ म्हातारी आत्याबाई ओरडत रडत बाहेर आली गप्प बस्थेरडे का छाटू एक उग्र घोडेस्वार म्हणाला आत्याबाई घरात जा देव सारे चांगले करेल। माझी फुले फुलो बागेतील फुलांना सांभाळ त्या फुलात मी आहे त्या फुलांमध्ये मला बघ फुला आत्याला म्हणाला फुलाला घोड्यावर बांधण्यात आले ते घोडेसोडा टाप टाप आवाज करीत निघून गेले भ्यालेला गाव आता बाहेर आला त्या म्हातारीकडे गावातील सारे लोक आले बायका तिचे करीत होत्या सर्वांना हळहळ वाटली फक्त एकालाच आनंद झाला होता गबरूला बरे वाटले आता त्या काचेच्या घरात जाईन व ते प्रयोग चोरीन असं त्याने मनात म्हटले त्या दुशी रात्र झाली गबरू उठला त्या झाडावर चढला त्या फांदीवरून तो फुलांच्या गच्चिर उतरला ते काचेचे घर उघडे होते त्याने मेणबत्ती पेटवली परंतु तिथे नवीन प्रयोग आढळले नाहीत कुठे गेले ते, ते प्रयोग गे त्याने ते का बरोबर नेले मरताना का ते प्रयोग जवळ ठेवणार गबरूचा तडफडाट झाला त्याने संतापाणी दातोट खाल्ले निराशे त्यांनी हात सोडले तो पुन्हा घरी आला परंतु त्याला झोप येईना उजाडले नाही तो गबरू राजधानीचा रस्ता चालू लागला फुलाच्या पाठोपाठ तो निघाला फुलाचा खटला सुरु झाला न्याय मंदिरासमोर तुफान गर्दी झाली होती देशद्रोयाला फाशीची शिक्षा द्या अशा आरोळ्या लोक मारित होते स्वतः न्यायाधीश धरसरत होता फाशीची शिक्षा तो न देता तर लोक त्याच्यावर जीवा सुटले असते तो फुलाला सौम्य शिक्षा देता तर लोक रुद्रावता धारण करते न्यायाधीशांनी शेवटी फाशीची शिक्षा फरमावली फुला शांत होता लोकांनी टाळ्या पेटल्या संगिनीच्या पहाड्यात फुलाला तुरुंगात नेण्यात आले फाशी कोट्या त्याला ठेवण्यात आले तेथे ते निजण्यासाठी पेंडा होता पाणी पिण्याला मडके होते फुला शांतपणे त्या पेंड्यावर पडला व झोपी गेला जवळ सर्प आला तरी फुले भीत नाहीत जवळ मरण आले तरी फुला शांत होता फाशीची तारीख प्रसिद्ध झाली उद्याचा तो दिवस फुले फुलवणाऱ्या दिलदार फुलाचे प्राण उद्या होते सृष्टीतील सारी फुले दुःखी दिसत होती आत्याबाई बगीचात होती परंतु सारी फुले सुकली असे तिला वाटले कारे फुलांना मानाका खाली घालता फुलाच्या जीवाला का धोका आहे परंतु देव सारे बरे करील असे नाही का तो म्हणाला असे ती म्हातारी फुलांना म्हणत होती फुलाच्या खोलीच्या खिडकीसमोर वधस्तंभ उभारण्यात येत होता ज्या खांबावर फाशी देणार तो खांब उभारण्यात येत होता सुतारेची ठोक ठाक ऐकू येत होती त्या खांबाकडे फुला शांतपणे बघत होता फुलाला समोर सारखे मरण दिसावे म्हणून दुष्टांचा तो प्रयत्न होता परंतु पवित्र आत्म्याला मरणाची का भीती असते त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याचे नाव ढब्बू साहेब असे होते त्याचा स्वभाव तांबी होता त्याच्या शहराचा तोल जसा त्याला सांभाळता येत नसे त्याप्रमाणे मनाचाही तोल त्याला सांभाळता येत नसे मोठी करडी असे त्याची शिस्त कैद्यांकडे तो नेहमी साशंकतेने बघत असे कैद्यांशी गोड बोलणे म्हणजे गुन्हा असे त्याचे मत होते डब्बू साहेबांना एक मुलगी होती त्या मुलीचे नाव कळी कळीची आई लहानपणीच वारली आई वेगळ्या मुलीवर पित्याचे फार प्रेम डब्बू साहेब रागेट होते परंतु मुलीसमोर त्यांचा राग पळे त्यांचा निश्चय कळीसमोर राहत नसे कळी त्यांना हसवी कळी आता मोठी झाली होती चौदा पंधरा वर्षांची ती असेल ती सुंदर होती तिचे केस फारच सुंदर होते तुरुंगातील बगिशामधील फुले ती केसात घाली आकाशात तारे शोभावे तशी ती फुले तिच्या काळ्यावर केसात शोभत आणि कळीची असणे किती गोड होते त्या गोड असण्याने तिने साऱ्या जगाला जिंकून घेतले असते कळे तू अजून कळी आहेस तरी तुझे असणे इतके गोड मग फुल्लीस म्हणजे तुझे असणे किती गोड असेल पिता म्हणाला बाबा मला कळीच राहू दे ती म्हणाली कळीचे रंग फुलल्यावर दिसतात कळीचा गंध फुल्यावर दळवळतो तुझे रंग तुझा गंध नकोत का प्रगट व्हायला पित्याने प्रेमाने विचारले कळीचे रंग खुल्ले गंध दळवळला म्हणजे लोक ती खुडून नेतात कळीचे फुलणे म्हणजे मरणे जे फुलते ते सुकते गळते कळी असणे म्हणजे अमर असणे फुलणे म्हणजे नष्ट होणे बाबा मला कळीच राहू दे ती म्हणाली तुला फुलणारा भेटला म्हणजे एकदम फुलशील आपण कळीच राहावे याची तुला मग आठवणही राहणार नाही तुझे रंग पसरतील तुझा गंध घमघमाट करील तो म्हणाला त्या दिवशी रात्री डब्बूसाहेब जरा बाहेर गेले होते कळी एकटीच घरी होती फाशी जाणारा एक मनुष्य तुरुंगात आहे ही, ही गोष्ट तिला कळली होती फाशी जाणाऱ्याला ती पाहू इच्छित होती मरणाऱ्याजवळ दोन गोड शब्द बोलावे असे तिच्या मनात आले त्याला दोन फुले न्यावीन द्यावी असे तिला वाटले ती उठली दोन सुंदर फुले घेऊन निघाली तिला कोण अडवणार तुरुंगाच्या अधिकाऱ्याची ती मुलगी एकुलती एक लाडकी मुलगी शिपायाबरोबर त्या फाशी कोठ्याजवळ ती आली आतील कैदी आनंदी होता यांची खोली उघडा जरा कळी शिपायाला म्हणाली साहेब रागावते तो म्हणाला त्यांचा राग मी शांत करेन ती म्हणाली शिपायाने ते दार उघडले ती फाशी जाणाऱ्याकडे पाहत राहिली तिला काही बोलवेना तिचे डोळे भरून आले तिचे उदय भरून आले कशासाठी तुम्ही आलात फुलाने विचारले तुम्हाला पाहण्यासाठी माणसाला काय पाहायचे तुम्ही उद्या जग सोडून जाणार तुमच्याजवळ दोन गोड शब्द बोलावे म्हणून मी आले आहे जे जगता त्यांच्याजवळ गोड बोला मरणाऱ्याजवळ गोड बोलण्यात काय अर्थ तो तर मरणार आहे जगणाऱ्यांना आनंद द्या तुम्हाला मरणाचं भय नाही वाटत तुमच्या खिडकीसमोर मुद्दाम तो वधस्तंभ उभारला आहे तुम्हाला सारखा दिसावा म्हणून तुम्हाला वाईट नाही वाटत तुम्ही तर त्या खिडकीतून हसत पाहत होतात वाईट करणाऱ्याला मरणाचे बय मी कधीही वाईट गोष्ट केली नाही मी फुले फुलविली कळ्या फुलविल्या त्यांचे रंग वाढवले गंध वाढवले मला कसले बय आता देवाच्या नंदनवनात काम करीन पृथ्वीवरचा हा फुलमाळी देवाला आवडला असेल म्हणून तो नेत असेल माझं नाव तुम्हाला माहीत आहे नाही माझे नाव कळी किती गोड नाव परंतु कोण मला फुलवणार भेटेल योग्य असा माळी योग्य माळी भेटला परंतु तो तर चालला देवाची दुनिया ओस नाही मरणाला मिठी मारण्याचे धैर्य तुम्हाला कोणी दिले कोणी शिकवले या लहानशा पुस्तकाने काय त्याचे नाव श्रीमद भगवद्गीता हे पुस्तक मरायला शिकविते जगायलाही शिकविते कर्तव्य कर्म करीत चुकाने कसे मरावे तेही यात सांगितलेले आहे जगणे मरणे म्हणजे झोका गंमत आहे ती तुम्ही मोठ्या झालात म्हणजे हे पुस्तक वाचा परंतु कोण शिकेल वाचायला तुम्हाला वाचायला येत नाही नाही का बरे बाबा म्हणतात चिटल्याने मुली बिघडतात खोटी कल्पना ज्ञान म्हणजे परमेश्वर ज्ञानाने मनुष्य खरा मनुष्य होतो ज्ञानाने नम्रता येते निर्भयताही येते ज्ञानाने अनेक प्रश्न सोडतात अनेक गोष्टी कळतात वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे ते तुम्ही मिळवा मला देता हे पुस्तक मरणालाही आनंदाने मिठी माराय शिकवणारे ही पुस्तक देता मला घ्या हे पुस्तक मरणाऱ्याची जगणाऱ्याला भेट ही घ्या दोन फुले हसत मरणाऱ्याची मला पूजा करू दे इतक्यात डबू साहेब तिथे आले ते क्रोधाने लाल झाले होते ते थरथरत होते फाशी जाणाऱ्या माणसाची खोली उघडी होती भयंकर अभ्रात तो कैदी पळून गेला तर नोकरी जावायची जन्माचे वाटोळे व्हावायचे कदाचित शिक्षाही व्हावायची आपणच कैद्याला फरारी होण्यास सहाय्य केले असा आरोप यावयाचा स्वतःच फाशी जावायची पाळी यावयाची कळे तू येथे कशाला आलीस कैदी पळाला तर बाबा हा पळून जाणारा कैदी नाही मरणाला न डरणारा हा महात्मा आहे काय रे मरण समोर आहे तरी मुलीजवळ गप्पा मारतोस तुला लाज नाही वाटत देवाचे नाव घेण्याऐवजी मुलीजवळ बोलत बसतोस रामखोर निर्लज्ज आहे पक्का बेरड आहे मरता मरता सरका हसतो खेळतो आहे बदमाश असे म्हणून फाशी जाणाऱ्या त्या फुलाला मारण्यासाठी हात उगारून डब्बूसाहेब धावले परंतु तेथे ते भिंतीत ते एक लांब खेळा होता तो खेळा डब्बू साहेबांच्या डोक्याला एकदम लागला ते खाली पडले भयंकर जखम झाली भळाबळा रक्त वाहत होते शिपाई धावला कळी घाबरली फाशी जाणाऱ्या कैद्याने रुमाल फाडला व पट्टी बांधली आपल्या मडक्यातील पाणी त्यांच्या डोक्यावर तो ओझीत होता साहेबांनी डोळे उघडले फाशी जाणाऱ्याचा मला स्पर्श दूर हो पुन्हा साहेब ओरडले बाबा त्यांनी तुमची रखम बांधली डोक्यावर थंड पाण्याची धार धरली तुम्ही त्यांना माराव्याला धावलात परंतु त्यांनी तुम्हाला प्रेम दिले अशांना आणखी शिव्या का द्यायच्या चला बाबा मी हात धरून तुम्हाला नेते उठा कळी म्हणाली कैद्याकडे बघत व भित्याला धरून कळी निघून गेली फुला तिच्याकडे बघत होता ती दिसेनाशी झाली फुलाने आजपर्यंत लाखो कळ्या फुलविल्या होत्या त्यांच्यावर त्याने प्रेमाचे प्रयोग केले होते त्या कळयांचे रंग त्याने अधिकच खुलविले होते त्यांच्या गंधात भर घातली होती कळ्यांचे आकार त्याने बदलले त्यांच्या पाकळ्या मोठ्या केल्या परंतु अशी कळी त्याला कधी भेटली नव्हती अशी कळी त्याने कधी फुलविली नव्हती ही कळी अजून फुलली नव्हती या कळीच्या जीवनात किचरी रंग ओतता असते गंध भरता आले असते या कळीला जर शिक्षण दिले तर या कळीने सुंदर विचार ऐकले तर या कळीला निर्मळ व प्रेमळ सहवास घडला तर मी जगलो असतो तर या मानवी कळीवर प्रयोग केले असते तुरुंगात राहून प्रयोग केले असते